वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सेहेचाळीसावा मोठ्या शक्तीच्या वानराने मंत्रिपुत्रांना मारले हे समजले तेव्हा रावणाने आपल्या मुद्रेवरचे भाव लपवून पूर्वीपेक्षा अधिक चांगला विचार केला त्याने विरुपाक्ष आणि युपाक्ष हे दोघे तसेच दुर्धर्ष प्रगस आणि भास करणं <coughs> अशा युद्धानी ती उत्तम रीतीने जाणणाऱ्या आणि युद्धात वायूसारखा झपाटा असणाऱ्या मुरलेल्या पाच वीर वीरप्रमुख सेनानायकांना हनुमानाला पकडण्याची आज्ञा केली तुम्ही सगळे मोठे सैन्य बाळगणारे मुख्य सेनानायक आपले घोडे रथ हाती घेऊन जा त्या वानराला वठणीवर मात्र त्या वनालयात पोहोचल्यावर सावधानतेने विचार करा आणि देशकलाला अनुकूल होईल अशीच कृती करा त्याच्या कर्मावरून तर्क करता मला तो वानर वाटत नाही मोठ्या सैन्याला ना पकडीत घेणारे खरोखर हे महाभूतच असले पाहिजे हा वानर आहे असे मानल्याने माझ्या मनाची खात्री पटत नाही जी हकीकत सांगितली जात आहे त्यावरून तो मला वानर वाटत नाही कदाचित इंद्राने आमच्याकरता तपोबळाने त्याला उत्पन्न केले असेल किंवा ज्या नाग यक्ष गंधर्व देव, असुर महर्षी यांना मी तुम्हाला पाठवून किंवा माझ्यासह तुम्ही जिंकले होते त्याने आमचे काही ना काही वाईट करण्याचे अवश्य योजले असावे तेच ते आहेत यात संशय नाही त्याला जबरदस्तीने पकडा तुम्ही सगळे सेनाग्रणी मोठे सैन्य आणि सावध घेऊन घोडे रथ हत्ती घेऊन जा आणि त्या वानराला वठणीवर त्या पराक्रमी वानराचा तुमच्याकडून अपमान होणे असे खूप पराक्रमी असणारे वानर वाली सुग्रीव महाबलिष्ठ जांबवान सेनापती नील आणि द्विविध इत्यादी इतर पूर्वी मी पाहिले त्यांची गती अशी फार मोठी नाही किंवा त्यांच्यात असे तेज वा पराक्रमही नाही त्यांच्यात अशी बुद्धिमत्ता बल उत्साह रूप आणि हिकमतही नाहीत हे वानराचे रूप घेऊन आलेले कोणी महान सत्वच आहे खूप मोठा प्रयत्न करून याला पकडीत घ्या इंद्र सूर असूर मानव यासह तिन्ही रोग तुमच्या पुढे सामन्याला उभे राहू शकत नाहीत हे मान्य तथापि रणात जयाची अपेक्षा बाळगणाऱ्याने आणि डावपेच जाणणाऱ्याने प्रयत्नाने अगोदर स्वतःचे रक्षण करावे कारण युद्धातील सिद्धी चंचल असते मोठे ओज अंगे असणाऱ्या सर्वांनी आपल्या स्वामीचे सांगणे मान्य केले आणि अग्नीसारखे तेज असणारे ते रथ मत्त हत्ती वेगवान घोडे धारधार तीक्ष्ण शस्त्र घेऊन महावेगाने बाहेर पडले त्यांच्याबरोबर सर्व प्रकारची सैन्य होती त्या वीराना तो दैदिप्यमान वानर दिसला उगवत्या सूर्यासारखा स्वतःच्या तेजाच्या किरणाने मंडित असा तो महावेग महान सत्व आणि महान बळ असलेला महान बुद्धी आणि दानगी कार्यशक्ती असलेला महाकाय महाभुजा असलेला तो तोरणावर बसलेला होता त्याला पाहताच ते सर्वजण सर्व दिशा धरून शिस्तीत उभे राहिले आणि मग आपापल्या प्रचंड आयुधा निषे इकडून तिकडून त्याच्यावर ते चाल करून गेले दुर्धशाने पाच पोलादी तीक्ष्ण धारधार तोंडाला पाणी दिलेले आणि कमळाच्या पाकळीसारखे दिसणारे शर त्याच्या मस्तकावर टाकले ते पाच शर डोक्यावर लागताच तो वानर गर्जना करीत आणि दशदिशा दणानून टाकीत आकाशात उडाला मग रथात बसलेल्या आणि धनुष्य सज्ज केलेल्या वीर दुर्धराने एक नव्हे शंभर बाण पसरून सोडले आणि तो महाबलवान त्याला भिडला पावसाळ्याच्या शेवटी वार जसा वृष्टी करणाऱ्या मेघाचे निवारण करतो त्याप्रमाणे त्या वानराने त्या बाणवृष्टीचे निवारण केले तर दुर्धराने बाणांचे प्रहार केले तेव्हा वीर्यवान वायूपुत्र गर्जना करीत अधिकच वाढला तो वानर एकदम दूर उडाला आणि अतिशय वेगाने दुर्धराच्या रथावर पर्वतावर विजेचे लोळ पडावे तसा तुटून पडला त्याचा आठ होड्यांचा रथ खिळखिळा खेल होऊन त्याचा कणा आणि दांडी मोडून पडली आणि दुर्धर रथातून खाली पडून प्राणहीन झाला तो खाली पडलेला पाहून विरुपक्ष आणि राग आला आणि दुर्धर्ष असलेले ते दोघे शत्रुमर्दन उडाले तो त्या दोघांपासून एकदम उडून विमान आकाशात गेला होता त्या दोघांनी त्या महाबहू वानराच्या छाताडावर मुदगराचे प्रहार केले त्या वेगाने आलेल्यांचा वेग नष्ट करून तो महाबलवान पुन्हा गरुडाप्रमाणे झपाट्याने खाली आला त्याने एक सालवृक्ष उपटून घेतला आणि त्या वायुपुत्राने त्या दोन राक्षसवीरांना मारून टाकले जोरदार वानराने त्या तिघांना मारले हे कळताच बलवान प्रगस जोर करून वेगाने त्याच्याकडे गेला आणि क्रुद्ध झालेला वीर्यवान भासकर्ण शूल हाती घेऊन एका बाजूने गेला असे ते दोघे यशस्वी वानरवीरापुढे उभे राहिले धारधार टोक असलेल्या पट्टीशाने प्रहसाने त्याच्यावर वार केला तर भासकर्ण राक्षसाने शूलाचा त्या वानर श्रेष्ठावर प्रहार केला त्यांच्या प्रहाराने त्याची गात्री जखमी होऊन त्याच्या अंगावरचे केस रक्ताने भरले तो वानर क्रुद्ध झाला आणि उगव त्या सूर्यासारखा लाल दिसू लागला त्याने पर्वताचे एक शिखर हरिण पशुवृक्ष यांच्या सकट उपटले आणि त्या कपिश्रेष्ठ वीराने त्या दोन राक्षसांवर मारले त्या शिखराखाली ते चांगले चिरडले जाऊन त्यांचे तिळ्यातिळा एवढे तुकडे झाले असे ते पाच सेनापती मारले गेल्यावर उरलेल्या सैन्याचाही त्या वानराने फडशा पडला इंद्राने असुराना मारावे असे त्या वानराने घोड्यांची घोड्याशी गोडे हत्तींची हत्तीशी योद्ध्यांची योद्ध्याशी रथांची रथांशी टक्कर देऊन त्यांचा नाश केला घोडे हत्ती मारले गेले रथांचे कणे तुटले राक्षस मारले गेले यामुळे त्या भूमीतल्या वाटा बंद झाल्या त्या वीर सेनापतींना रणात त्यांच्या सैन्यासह आणि सह मारून तो वीर कपी पूर्वीप्रमाणेच त्या तोरणाचा आसरा घेऊन राहिला प्रजेचा क्षय करणारा काळ तो काळ होऊन तो, तो योग्य संधीची वाट पाहत राहिला सुंदरकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त